पुस्तक पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास भाग दोन जीवनचरित्र लेखक द्वारकानाथ गोविंद वैद्य वाचक विद्या पाटील तीन रमाबाईंचे पुढील कार्य रमाबाई विलायतेस का गेल्या विलायतेस जाताच त्यांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा का घेतली परत आल्यानंतर त्यांनी एकदम ख्रिस्ती संस्थाच का स्थापन केली नाही त्यांनी दुष्काळातील हजारो मुली कोणत्या हेतूने मिळविल्या इत्यादी प्रश्न आता साहजिक आपल्यापुढे उभं राहतं त्यांचा अल्पविचार येथे केल्यापासून हा लेख अपुरा राहील पुण्यात असतानाच रमाबाईच्या इंग्रजी शिक्षणाचा आरंभ झाला होता हंटर कमिटीपुढे त्यांना मराठीतच साक्ष द्यावी लागली आपल्याला पुढे जे काम करावं ते जर चांगल्या रीतीने व्हाव्यास तर आपल्याला इंग्रजी भाषेचे ज्ञान चांगले असले पाहिजे असे त्यास वाटू लागले व हे असे ज्ञान मिळविण्याचे ठिकाण इंग्लंडच होय असे त्यांच्या मनाने घेतले कित्यक्क लोकांचा अद्यापही असा समज आहे की महाराष्ट्राने पंडिता रमाबाईंची योग्यता जाणली नाही महाराष्ट्राने त्या सहाय्य केले नाही महाराष्ट्राने त्याचा उल्लास द्विगुणित न करिता तो करपवला म्हणून त्या विलायतीच गेल्या व तेथील बायांची जिवंत कळकळ व सहानुभूती अनुभवून त्या ख्रिस्ती झाल्या त्यात काहीही तथ्यांश नाही रमाबाई आठल्या बंधूसमवेत कलकत्त्यास गेल्या वे, त्यावेळी त्यांनी वेदाध्ययन बिलकुल केले नव्हत उलट ब्रह्मानंद केशवचंद्र सेन यांनी आपण वेदांदन केलेले नाही काय असा प्रश्न रमाबाईस वे सा केला त्यावेळी स्त्रियास विरुद्ध मागणे हे पाप आहे असे सरळ उत्तर रमाबाईंनी दिले बाईंचा साधेबोळापणा दाखविणारे हे उत्तर ऐकून केशवचंद्रांनी मंद हस्ते व त्यास वेदातील यजुर्वेदाचे पुस्तक देऊन उपनिषदेव असण्याचा आग्रह केला त्यावेळापर्यंतचे निरनिराळे अनुभव लक्षात घेऊन रमाबाई थोड्या साशंक वृत्तीच्या बनल्या होत्या कलकत्त्यास असताना ब्राह्मगृहस्थांनी त्यांचा प्रथम सत्कार केला व त्यात ब्राह्मधर्मही निवेद दिला परंतु ब्राह्मधर्मातील सर्व विचार सर्व सिद्धांत त्यास पटले नाहीत ब्राह्मधर्म हा व्यक्तीचा धर्म होतो प्रत्येक व्यक्तीने त्याचा स्वतःसाठी विकास करावायचा असतो अशी मनाची स्थिती असता त्यांनी एकेक -एक उपनिषद वाचाव्यास घेतले व ती वाचून त्यांची अधिक साशंक वृत्ती बनली पुढे त्यांचा विवाह झाल्यावर त्यांच्या पतीच्या कपाटात त्यास लुकाजे बंगाली भाषेत छापलेले शुभवृत्तमान आढळले त्यांनी ते आस्थापूर्वक वाचले व वा ख्रिस्ती धर्माकडे कल होऊ लागला मेधावींना ख्रिस्ती धर्म व ख्रिस्त याविषयी फार आदर होता परंतु ते आपल्याला ख्रिस्ती म्हणून घेण्यास तयार नव्हते व आपल्या बायकोने प्रसिद्धपणे ख्रिस्ती व्हावे हाही विचार त्याच मानवणे शक्य नव्हते अशी ही झटपट व खटपट चालू असतानाच रमाबाईंचे पती श मेधावी याचवर दुष्टकाळाने अचानक झडप घालून रमावाईंना पुन्हा एकट्यानेच दिवस काढण्याचा प्रसंग आला नाई बनावयास त्यांच्या सुखाची व वा दुःखाची वाटेकरी व्हावयास त्यांची लहानशी मनोरमा मात्र होती पुण्यास आल्यावर त्यात योग्य प्रकारे सहाय्य मिळाले नाही त्यास प्रोत्साहन मिळाले नाही हे म्हणणे संयुक्तही नाही कारण स्वतः रमावाईस म्हणतात द लिडर्स ऑफ द रिफॉर्म पार्टी अँड द मेंबर ऑफ द प्रार्थना समाज ट्रीटेड मी विथ ग्रेट कायंडनेस अँड गेव मी सम समहेल मिसेस रानडे मोदक केलकर अँड डॉक्टर बावडेकर वेर अमांग द पीपल ह शोड ग्रेट काइंडनेस टू मी यावरून उदारमतवादी लोकांनी त्यांची हेळसांड केली असे म्हणता येत नाही परंतु एकीकडे त्या आर्य महिला समाजाची स्थापना करीत असता पुढे हुजूरपागेतील शाळेच्या सुप्रिडेंट झालेल्या मिस हरपट या त्यावेळी घरोघर जाऊन बायबलचा प्रसार करण्याचे काम करीत असत मधून मधून मिस हरपर्ट त्यास इंग्रजी शिकविण्याचा आव घालीत असत परंतु हे प्रकरण जड आहे असे पाहून त्यांनी रे निमाया गोरे यांची व रमाबाईंची गाठ घालून दिली गोरे साहेबांनी हिंदू धर्म व शास्त्रे पाहिली होती त्यांनी ख्रिस्ती दृष्टी कायम ठेवून हिंदू व ख्रिस्ती धर्माची वारंवार रमाबाईंपाशी तुलना करून ख्रिस्ती धर्माची श्रेष्ठता त्यांच्या नजरेस आणून द्यावी पंडिता रमाबाईंनी विलायते जावयाचे ज्यावेळी ठरले त्यावेळी त्यांच्या मनोभूमीची ही अशी स्थिती होती मिस हर्फर्ट यांनी आपल्या मिशनच्या मंडळीमध्ये इंग्लंडात त्यांची राहण्याची व्यवस्था कली व तिथे ते असतानाच त्यांनी आपल्या मुलीसह ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली एकदा लंडन येथील याच मिशनचे दुसरे एक होम पहावयास रमाबाईंना पाठविण्यात आल तिथ त्यांनी जे काही पाहिल त्यांच्यामुळे त्यांनी ताबडतोब ख्रिस्ती होण्याचे ठरविले असणणे आह पतित स्त्रियांना याठिकाणी इतके प्रेमाने वगळलेले पाहून रमाबाई जागच्या जागी थक्क होऊन गेल्या या प्रेमाचा तरी काय परिणाम झालेला प्रेमाने या वायांचे अंतःकरण पाश्चातन केले व त्या इतरांची सेवा करावयास तयार झाल्या आमच्या हिंदू धर्माची पतित स्त्रियांविषयी अत्यंत क्रूदृष्टी आहे कुत्र्याने त्यास फाडून खुशाल खावे पतित स्त्रियांविषयी प्रेमाचा विचार कोणाच्या मनात यावयाचा नाही त्यांना प्रेमाने जवळ करून त्यांच्याशी प्रेमाने वागून त्या सदाचरणी करण्याचा व पुढील सर्व आयुष्य सत्कार्यात घालविण्याची पात्रता त्यांच्या तानण्याचे महान कार्य या सिस्टर्स ऑफ मर्सी करीत आहेत वहा सर्व ख्रिस्ती धर्माचा ख्रिस्ताच्या उपदेशाचा परिणाम होय असे पाहून त्यांचे मन ख्रिस्ती धर्माकडे पूर्णपणे वळले व त्या खस्ती झाल्या हिंदू लोकांनी आपल्याला प्रोत्साहन दिले नाही म्हणून त्या खस्ती झाल्या हे अगदी अवैध आहे परत स्वदेशी आल्यावर आपल्या भगिनींच्या उद्धारासाठी जटावा यायचे असा त्यांचा निश्चय कायम राहिला एवढेच नव्हे तत्व दुनावला अशा प्रकारे त्यांचे अध्ययन शिक्षण चालू असतानाच त्यांना अध्यपनाची संधी मिळाली होती वेल्टन कॉलेजमध्ये त्यास संस्कृताचे अध्यापक नेमले गेले असा त्यांचा क्रम चालू असतानाच त्यास अमेरिका जाण्याचा योग जुळून व अमेरिकेत डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान प्रसंगी त्यात येथे प्रथम गेल्या त्यापुढे स्वदेशी येई तो तेथेच राहिल्या तेथील शिक्षण पद्धती तेथील सुधारणा तेथील संपत्ती तेथील लोकांची हिंदुस्त्रियांच्या उद्दार कार्यास सहाय्य करण्याची उत्सुकता पाहून रमाबाई तेथेच राहिल्या शिक्षणाच्या बाबतीत नवीन अनुभव त्याच तेथे मिळाला व पुढील सर्व कार्याची त्यांनी तेथे तयारी केली हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक त्यांनी फिलाल्डे येथे लिहिली या पुस्तकाच्याद्वारे त्यांची तेथे प्रसिद्धी झाली व त्यांच्या भावी कार्याविषयी सहानुभूती अमेरिकेत उत्पन्न झाली आणि दहा वर्षापर्यंत हिंदुस्थानातील कार्यास रमाबाई असोसिएशन ने अमेरिकून मदत करण्याच ठरविले रमाबाईंनी स्त्रियांच्या उन्नतीच कार्य करावधर्मशिक्षण द्यावायच त्रिस्ती द्याव परंतु संस्था ख्रिस्ती म्हणून चालवू असे ठरल व त्याप्रमाणे अठराशे साली मुंबई येथे शारदा सदन नावाची संस्था स्थापन झाली ही संस्था स्थापन झाली त्यावेळी ख्रिस्ती नव्हती आपण स्वतः ख्रिस्ती असल्याचे रमाबाईंनी त्यावेळी लपवून ठेवले नाही परंतु येथे कोणालाही इच्छिविरुद्ध ख्रिस्ती केले जाणार नाही असे त्यांनी आश्वासन दिले होते व प्रथम प्रथम त्यांचे धोरण तसेच होते शारदा सदनाची स्थापना झाली त्यावेळी प्रथम तेथे दोनच विद्यार्थिनी होत्या श गंगाधर पंत गद्रे यांच्या मुलीच्या शारदा सदनावरून सदना, सदना शारदा सदन हे नाव देण्याची पंडिताबाई स्फूर्ती झाली दुसरी विद्यार्थिनी एक बाल विधवा होती इने तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आत्महत्येचे पातक केल्यास पुन्हा स्त्रीच वावे लागेल भीती या भीतीने या बाईने आत्महत्या केली नाही व सदनात दाखल झाली मुंबईच्या सदनात ज्यांचे प्रथम थोडे शिक्षण झाले अशा स्त्रिया अद्याप मुंबई रमाबाईंचा त्यावेळेचा उत्साह त्यांची टापटीप त्यांची काम करण्याची शिस्त त्यांची आस्था यांची साक्ष द्याव्यास सिद्ध आहेत पुढे शारदा सदन खर्चाचा व जागेच्या सोयीसाठी पुण्यास नेण्यात आले ज्यावेळी रमाबाईंनी आपले सदन पुण्यास न्यावायचे ठरविले त्यावेळी आर्य महिला समाजाने त्यास एक मानपत्र अर्पण केले व एक सोन्याचे घड्या व ऋग्वेद भाषांचे उत्तम बांधविलेले ग्रंथ आठवणी दाखल बक्षीस दिले सदर प्रसंगी मानपत्रास उत्तर देताना धारापुरीच्या लेण्यात अर्ध व अर्ध अशी जी दक्षिणामूर्ती नामक मूर्ती आहे तिच्या आधारावर पुरुषांचा संबंध कसा होता ते मोठ्या मार्मिकतेने रमाबाईंनी दाखवून दिले परंतु तीच मूर्ती आज कशी छिन्न विछिन्न झाली आहे ही छिन्न विछिन्न वाजता हल्लीच्या स्थितीचे द्योतक आहे परंतु प्रवाळ कीटक हे अतिसूक्ष्म प्राणी असता त्यांच्या दीर्घ प्रयत्नाने केवढाले खडक उत्पन्न होतात हे सांगून आपण कितीही शक्ती नसलो तरी दीर्घ प्रयत्न केला असता फल प्राप्त होईलच आज आपण मलाही वेद वेदभाषांची बहुमोल पुस्तके नजर करीत आहात काही वर्षांपूर्वी स्त्रियांना वेदाध्यानाचा अधिकार नाही असे मला स्वतःला वाटत होते तसे मी कलकत्त्यास केशवचंद्र सेन या बोलून दाखविले व मला त्यांनी यजुर्वेदाचे पुस्तक बक्षीस दिले आणि आता आपण मला वेदाभाषाचे ग्रंथ बक्षीस देत आहात त्याप्रसंगी केशवचंद्र सेन यांनी जसा मला वेदाधिकार दिला तसा आपण ज्या माझ्या देशभगिनी त्या मला देत आहात यावरून आपण तो अधिकार प्रथम संपादिला आहे असे होते। होत जातीचे इतके पाऊल पुढे पडलेल पाहून मला फार संतोष होतो पुण्यात ग्रियावर रमाबाईंनी आपली संस्था विशेष प्रसिद्ध करण्याचे प्रयत्न कल थोड्या दिवसांनी शारदा सदनात बऱ्याच गतभतृका आल्या लोकांच्या संस्थेवर विश्वासही बसू लागला व रमाबाईंच काम काही वर्ष चांगल्या रीतीनं चालल होत आपल्या हेतूने जे अल्पस्वल्प काम होत आहे त्याची माहिती लोकांसवावी म्हणून पंडिताबाई वारंवार सदनामध्ये संमेलने भरवू लागल्या एकदा तर पत्रिकेने असे उद्गार काढले की परदेशी जावे की न जावे गेले तर किती शेणमूत खावे याची वाटागाट करीत आताची विद्वान मंडळी बसली आहेत अशावेळी एकट्या स्त्रीने अमेरिकासारख्या साता समुद्राच्या पलीकडच्या देशी जावे तिकडील लोकांच्या अंतकरणात आपल्या भगिनींविषयी कळवळा उत्पन्न करावा त्यांच्याकरिता सभेचे विद्यालय व दहा वर्षापर्यंत त्याला लागणारा सर्व खर्च मिळवून आणावा याला जर अलौकिक पराक्रम म्हणू तो पर तर म्हणावा कशाला हे परकी लोकांचे सहाय्य सारे दहा वर्ष मिळावायचे आहे या दहा वर्षापैकी जवळजवळ चार वर्ष तर निघून गेली अशीच बाकीची राहिलेली सहा निघून जातील असे जर जा झाले जा तर आमच्या लोकांच्या निर्दयतेला किंवा कर्तव्य परानमुक्तेला काही सीमा राहील काय अशी उपयुक्त संस्था दहा वर्ष वाढवून तिला सर्व अज्ञजनकृत छळादी रोगातून मुक्त करून ती आमच्या हातात परकी लोकांनी द्यावी व पुढे तिचे रक्षण आमच्या हातून होऊ नये यासारखी आम्हाला श्रमेची गोष्ट दुसरी कोणती होईल अखेरीस वरील भाकीतच बहुतेक खरे झाले शारदा सद्नाला हिंदू जनतेकडून थोडी बह मदत होऊ लागली होती परंतु ती फार अपुरी होती सदनामध्ये ख्रिस्ती नसणाऱ्या बाळांना ख्रिस्ती धर्मासंबंधाने आग्राचा उपदेश होतच असे असे जरी नाही त्याचप्रमाणे जुन्या आचार विचारानुसार चालविणाऱ्या विद्यार्थिनीच जरी पूर्ण स्वातंत्र्य होते जरी सदना सदनासंबंधी लोकांमध्ये जो उत्साह असावयास पाहिजे होता तो कमी झाला होता अनेक प्रकारचा कंड्या उठवून संस्था संबंधाने गैरसमज व्हावयास प्रारंभ झालाच होता एकदा एका सामान्य हितचिंतकानी एक, एक तुळशीची कुंडी सदनात पाठविली ती एके ठिकाणी ठेवून दिली तेवढ्यावरून तिला लात मारली तुळशीची पूजा करण्यास मनाई होत असते असल्या गप्पा पसरल्या व ते एक मोठेच प्रकरण माजून राहिले ही अशी प्रकरणे जुनी व्हावयाच्या पूर्वीच सदनातील काही विद्यार्थिनींनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतल्याचे बाहेर आले त्यामुळे रमाबाईंच्या तटस्थपणावरील विश्वास उडाला वही एक ख्रिस्ती संस्था आहे असे समजून पुष्कळांनी आपल्या मुली भराभर काढून घेतल्या त्यास सुमारास दहा वर्ष भरत आल्यामुळे रमाबाईंनी स्वावलंबनाचा मार्ग पत्करला केडगाव येथे त्यांनी थोड्या किमतीत पुष्कळशी जागा घेतली तेथे भाजीपाला लावून शेती करून मळे लावून आपले नवे सदन त्यास त्यांनी मुक्ती सदन असे नाव दिले चालविण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणे पुण्याचे सदन त्यांनी केडगावस नेले केडगाव येथील सदन पैशाच्या अभावामुळे कसेबसे चालू असतानाच मध्य प्रांतामध्ये अठराशे सत्त्याण्णव सालचा सा भयंकर दुष्काळ पडला रमाबाईने सर्व प्रकारच्या आपत्ती सहन केलेल्या सुवत्तेच्या दिवसात त्यांनी दुष्काळ अनुभवलेला होता अण्णा दिवस काढणे म्हणजे काय हे त्या जाणून होत्या दहा दिवसापर्यंत झाडांच्या पाल्यावर राहून त्यांनी आपल्या जीवाची जतन केली होती भाकरीच्या तत्कोर तुकड्यासाठी शेजारांकडे जाऊन तोंड बिगाडताना मनाला काय वाटते याची त्यांनी स्वतः अनुभव घेतला होता म्हणून त्यावेच्या त्या दारुण दुष्काळाची त्यांना योग्य कल्पना झाली व देवाची इच्छा दुष्काळात सापडलेल्यांच्या सहाय्यास आपण जावे अशी आहे देव तशी आपल्याला आज्ञाच करीत आहे असे रमाबाईस वाटू लागले व जवळ पैसे नसताही त्या दुष्काळ पीडितास सहाय्य करावयास निघाल्या दुष्काळातल्या मुलीका आणल्या पुष्कळांचे असे म्हणणे आहे की संस्था ख्रिस्ती झाल्यामुळे आपणहून त्यात कोणी आपल्या मुली पाठविना असे झाले म्हणून दुष्काळाची संधी साधून आपले आलेले पीक जमा करून आणण्यासाठी रमाबाई गेल्या त्यांना कल्पनेच्या बाहेर त्याचे लाभ झाला व त्या दुष्काळामुळेच मुक्ती सदनाचा एवढा पसारा वाढला दुष्काळातील मुली व बाया रमाबाईंनी आणल्या व त्या सर्व ख्रिस्ती झाल्या ही गोष्ट खरी आहे परंतु दुष्काळातले पीक पाहून त्यांचे अंतःकरण हळहळले हजारो माणसे अण्णांना दशेत असताना घरी बसून दोन घास सुखाने खाणे त्यांना बरे वाटले नाही म्हणून त्या बाहेर पडल्या आणि हे त्यांनी त्यावेळी लिहिलेल्या पुढील पत्रावरून स्पष्ट होत आहे हे पत्र पंडिताबाईंनी बुंदलखंडातील नऊ गावांहून लिहिले होते आज दोन तीन दिवस मी पावसातच प्रवास करीत आह पाऊस आला याचा फार आनंद वाटतो पण या पावसाळ्यात त्या दुष्काळ पीडित लोकांची जी दुर्दशा झाली आहे ती पाहून हृदय दुभंग झाल्यासारखे होते मी काल आणि आज गाडीतून प्रवास करीत असताना राणावनातून शेकडो गरीब लोकांना इकडे तिकडे हिंताना पाहिले बिचारांना निवाऱ्याची जागा नाही अंगावर चिंध्या त्याही भिजून चिंब झालेल्या पोटात भुकेचा जा बाहेरून थंडी वाऱ्याची पिडा कोणी झाडांना कोणी पंडित भिंतीत चिट्टून कुडकडत उभी राहिली आहेत पुरुष बायका मुले म्हातारी तरणी सगळ्या प्रकारची माणसे अशी मरणापात्र स्थितीत देहभार कसा तरी पाहत आहेत आज मी टांग्यात असून इकडे येताना चार तास पावसात भिजले ते मला जड गेले पण एक गरीब बिचारी बाई माझ्याच वयाची रस्त्याने चालली होती तिच्या अंगावरील चिंद्या सगळ्या भिजून गेल्या होत्या मुसळधार पावसातून ती राणातून चालली होती माझ्यापासून काहीतरी मिळेल म्हणून सरासरी अर्धा तास ती माझ्या टांग्यामागे धावत चालली होती मी तिच्याकडे पैसे टाकले पण ते तिला मिळाले नाहीत ती तशीच धावत येऊ लागली टांगा मेल घेऊन चालला होता तो उभा करता येईना अर्धा तास धावून थकून नंतर ती मागे राहिली माझ्या आणि तिच्या स्थितीमध्ये कितीतरी अंतर होते माझे भिजणे टांग्यात बसून आणि तेही दोन तीन तासांचे पण तिचे बिचारीचे केव्हाच न संपणारे आता ती कुठे कुकुडत -कुड़ मरत पडलेली आहे की काय कोण जाणे आगगाडीच्या स्टेशनावर पुष्कळ लहान मुले भीक मागावयास आली होती ती सगळी निराश्रित निराधार आहेत सर्व पावसाने भिजत व भुकेल मरत आहेत एक लहान बच्चा सरासरी पाच सहा वर्षांचा देवीनी संबंध भरलेला होता तरी पोटाच्या आहारामुळे दुखणे विसरून त्या तशा पावसात भीक म्हणाव्यास आला होता अरे रे या लहानशा लेखनासाठी काय करावे ते कळत नाही आमच्या शाळेतल्या कित्येक मुली चांगल्या स्थितीत असूनही मजवर नाही तर दुसऱ्या कोणावर रागवून मी जाईन कुठेतरी भीक मागत असे म्हणत असतात त्यांची बिचाऱ्यांची मला कीव येते त्यांना भिकेचे सुख माहित नाही म्हणून त्या असे म्हणतात मनुष्याला पुष्कळ दुःखी आहेत ती केव्हा असह्य होऊन त्रासून गेल्याने माणूस आपल्याला असलेल्या दुःखातून मुक्त करण्याकरता दुसऱ्या एखाद्या दुःखाची इच्छा करतो हे एक मूर्खपण जिकडे तिकडे मनुष्यजातीत असलेले दृष्टीस पडते देव आम्हाला मूर्खपणापासून दूर राखो अशा वृत्तीने रमाबाई दुष्काळातल्या मुली बाया मुलगे जमा करीत होत्या हे काय केवळ आपला कळप वाढवावा या हेतूने त्या करीत होत्या असे मानावयास आमची मती धाजत नाही अशा प्रकारे उद्योग करून माणसे जमा करता करता रमाबाईंनी एकेकाळी जवळजवळ तीन हजार मुलांना दोन वेळी कुरडी भाकर खाऊ घालणे म्हणजे किती व्याप आहे या सर्व मुलांच्या नुसत्या निजण्याची व्यवस्था करणे म्हणजे किती त्रास आहे याचा विचार रमाबाईंचे टीकाकार करीत नाहीत तीन मुलांना रमाबाईं ख्रिस्ती केले याबद्दल आम्हालाही वाईट वाटतं पण त्या तीन प्राणांची प्राणांचीच सोडाच पण तीनशे प्राणांची काहीतरी सोय लावावयाची आमची तयारी होती काय हिंदुस्थानच्या दुर्दैवाने दुष्काळ हा नेहमीच लोकांचा पाठी लागलेला आहे अठराशे सत्त्याण्णव नंतर मुंबई इलाख्यात दुष्कळ दुष्काळ पडले त्यावेळी रमाबाईंना दुष्णं देणाऱ्यांनी किती मुलांचे प्राण वाचविले किती बायांना सोडून आणले किती मुलांची जोपासना केली रमाबाईंनी या मुलांना ख्रिस्ती न करता त्यांच्यासाठी सर्व श्रम करणे शक्यतरी होते काय त्यांचा स्वतः ख्रिस्ती धर्मावर आत्यंतिक विश्वास त्या स्वतः ख्रिस्ती आणि त्यांच्या सर्व उद्योगांचा बोजाही विशेषता परदेशी ख्रिस्ती लोकांवर मग त्यांनी या मुलांना ख्रिस्ती का करू नये रमाबाईंनी त्या सर्व मुलांना ख्रिस्ती केले नसते व ती सज्ञान झाल्यावर ख्रिस्ती वावयाचे किंवा नाही हे ठरविणे त्यांच्यावर सोपविले असते तर आमास आनंद झाला असता तथापि त्यांनी जे केले ते मनुष्य स्वभावास अनुसरून केले व त्याबद्दल पंडिताबाई दोष द्यावयास आम्ही मुळीच तयार नाही परंतु त्यांनी आपल्या ताब्यातील या मुलांसाठी काय केले त्या काय करीत होत्या एवढा मोठा संसार त्यांनी कोणाच्या जीवावर चालविला याचा विचार केला असताना मन क्षणभर आश्चर्यचकित झाल्या राहत नाही प्रथमता हे लक्षात ठेवले पाहिजे की पंडिता रमाबाईंचा व्यक्तिमात्राचा बौद्धिक शिक्षणावर फारसा विश्वास नव्हता हो व मुक्तीत त्यांनी त्या शिक्षणाचा फारसा पसारा घातलिला नाही असे होते तरी पूर्वीचे शारदा सदन बंद झाले तरी शारदा सदन हे नाव अध्याप कायम असून शारदा सदन हायस्कूल नामक संस्थेत प्रवेश परीक्षेपर्यंत आज शिक्षण दिले जात आह आपल्या मुलीचे परदेशी शिक्षण झाल्यावर त्यांना रमाबाईंनी ज्याप्रमाणे पदवीधर कल त्याचप्रमाणे कुमारी कृष्णाबाई गद्रे त्यासही त्यांनी अलाहाबाद युनिव्हर्सिटीच बीए कल त्यांना छापण्याचे काम वारंवार बाहेर द्यावे लागत अस त्यामुळे फार गैरसोय होत असे काम मनाप्रमाणे होत नसे व वेळेवरही मिळत नसे म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या सर्व कामासाठी एक छोटा छापखाना काढिला या छापखान्यात सर्व कामे सुबक होतात तेथील सर्व कामे मुलीच करीत असतात टाईप जुळविणे टाईप सोडणे कागद मोडणे पुस्तक बांधणे वगैरे कामे स्त्रियांनी करणे फारसे अवघड नाही आज आम्ही जे चित्र छापले आहे त्यावरून असे दिसून येईल की छापण्याचे कामही स्त्रियाच येथे करीत असतात त्याचप्रमाणे येथे अनेक हात रहाट आहेत हातमाग आहेत शेते आहेत भाजीपाल्यांचे मळे आहेत बुरुड काम येथे चालू आहेत विणकाम येथे चालत असते धोबी कामाचे घाट येथे आहेत सारांश मुलीकडून करून घेता येतील अशी अनेक प्रकारची कामे येथे होत असतात सर्व कामे ठरलेल्या शिस्तीप्रमाणे होतात रमाबाईंना स्वतः सर्वत्र फिरणे शक्य नव्हते तरीपण सदनातील सर्व मुलींची त्यांना माहिती असे सर्व मुलींना व स्त्रियांना आणि मुलांना त्या नावाने ओळखत प्रत्येक मुलीचे गुण व दोष यांची माहिती बाईंना असावयाची हा एवढा व्याप रमाबाईंनी कोणाच्या जीवावर वाढविला पहिल्या दहा वर्षापुरती सर्व जबाबदारी अमेरिकेतल्या रमाबाई असोसिएशनने घेतली होती हे खरे त्यांना सरकारची मदत नव्हती त्या कोणत्या तरी मिशनच्या तर्फे आपले काम करीत नव्हत्या कोणत्याही एका मिशनप्रमाणे त्या चालत नव्हत्या त्यांना ज्याप्रमाणे प्रेरणा होईल त्याप्रमाणे त्या वागत त्यांचा सर्व परिबार परमेश्वरावर आहे आपल्या संस्थेची काळजी देवाला आहे मी या बायांची कितीशी काळजी घेणार मी या बाळांचे कितीचे रक्षण करणार मी यांना रोगापासून किती दूर ठेवणार प्रभु सर्व समर्थ आहे प्रभूला या लेकरांची काळजी आहे तो सर्व काही करीत आहे असे त्या वारंवार म्हणत कोणापाशी आपल्याला सहाय्य करा अशी याचना करावयास त्या जात हिंदी व सदन ख्रिस्ती लोकांकडूनही त्याच म्हणण्यासारखे द्रव्य सहाय्य होत नसे ते सर्व परदेशातून येत आहे आपल्या कामाची माहिती चांगली झालेली असल्यामुळे त्या सहाय्य भरपूर मिळत असे आपल्या कामाची काळजी देवाला आहे तो सर्व मदत करीत आहे असा त्यांचा विश्वास होता रमाबाईंची विशेष गुण एक पर्यंत बाईंच्या चरित्रातील ठळक ठळक गोष्टी आम्ही नमूद केल्या आता त्यांच्या कित्येक विशेष गुणांबद्दल येथे दोन शब्द लिहिले पाहिजेत आणि तसे करू लागण्यापूर्वी पंडिताबाईंच्या असामान्य कर्तृत्वशक्तीच्या रहस्य संबंधाने थोडेसे विवेचन केले तर ते अस्थायी होणार नाही अशा समजुतीने पुढील विवेचन केले आहे रमाबाई क्रिस्ती झाल्या व आपल्या ताब्यात देवाने दिलेल्या स्त्रिया व मुले यास त्यांनी क्रिस्ती केले म्हणून काय त्यांच्या चरित्र आम्हाला कमी बोधप्रद व्हावे मुक्ती सदनाची कृपा सदन एक शाखा आहे येथे सर्व प्रकारे निराश्रित लोकांनी तिरस्कारलेल्या दुर्वर्तनामुळे निंद झालेल्या बायांना रमाबाई आश्रय देत असतात लोकांच्या दृष्टीने पतित झालेल्या बायांना प्रेमाने वागवून त्यांना सरळ मार्गावर आणणारी हिंदू बायांनी चालविलेली एखादी संस्था सगळ्या हिंदुस्थानामध्ये आहे काय होम फॉर द होमलेस अशा संस्थेमध्येही या वर्गातील बायांना थारा मिळत नाही मग त्यांच्याशी प्रेमाने वागवून त्यांना सद्बोध करून त्यांना सन्मार्गावरती करावयाची गोष्ट कशाला रमाबाईंना हे सामर्थ्य त्यांच्या प्रभू ख्रिस्ताकडून मिळाले याविषयी या आम्हाला ती संशय नाही लंडन येथे असताना अशा पतित स्त्रियांना किती प्रेमाने वागविले जाते त्यांना त्यांच्या पापकृत्याची आठवणही न करू देता त्यांना पश्चातापाच्या मार्गात ठेवून त्यांचे चरित्र कसे निर्मळ केले जाते हे त्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले पतित स्त्रीशी प्रेमाची वागणूक समाजाने निंद मांडलेल्या स्त्रीशी सारख्या नात्याने वागणे व वा अखेरीस अशा स्त्रियांनाच पुढे कामास लावणे हा सर्व चमत्कार पाहून रमाबाई थक्क झाल्या ख्रिस्ताने पतीस्त्रीचा धिक्कार केला नाही म्हणजे येशू त्यांच्या सामर्थ्याचे उगमस्थान होता आमच्या देशामध्ये बौद्ध धर्माचा ज्यावेळी सर्वत्र प्रसार झाला होता त्यावेळी अशाच प्रकारे पतित भगिनींवर प्रेम करणाऱ्या दुःखितांचे समाधान करणाऱ्या अडचणीच्या वेळी सहाय्य करण्यासाठी धावून येणाऱ्या आपले अहित करणाऱ्यांचे हित करणाऱ्या भिक्षूंनी सर्वत्र संचार करीत असत या सर्व गोष्टी अक्षरशः जरी खऱ्या असल्या तरी आज ही सर्व पुराणातली वांगी झाली आहेत दोन हजार वर्षापूर्वी याहीपेक्षा अधिक चांगली कामे आमच्या समाजात होत असत असं म्हणून धन्यता मानून घेणाऱ्या पंडिता रमाबाई नव्हत्या एकीकडे पती तिरस्कृत बायांसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या स्त्रिया व त्यांचे वर्तन आणि दुसरीकडे आमच्या लोकांचा कठोरपणा अनितीस उत्तेजन व बेपरवाई यांचा अनुभव घेतल्यावर रमाबाईसारख्या प्रेमळ अंतकरणाच्या स्त्रीला ख्रिस्ती धर्माचा मार्ग पसंत पडला तर त्यात आश्चर्य ते काय म्हणूनच यावेळच्या आपल्या अनुभवासंबंधाने पंडिता रमाबाईंनी पुढील उद्गार काढले आहेत आय हॅड नेवर हर्ड ऑर सीन एनी थिंग ऑफ द काइंड डन फॉर दिस क्लास ऑफ वुमेन बाय द हिंदूज इन माय ओन कंट्री आय हॅड नॉट हर्ड एनी वन स्पीकिंग काइंडली ऑफ देम नॉट सीन एनी वन मेकिंग एनी एफर्ट to turn them from the evil path they had chosen in their folly. The Hindu shastras do not deal kindly with these women. The law of the Hindu commands that the king shall cause the fallen women to be eaten by dogs in the outskirts of the town. They are considered the greatest sinner and not worthy of compassion. London ethe Ramabaini je pahile त्याचा त्यांच्या कोमल अंतकरणावर जो परिणाम झाला तो कायम राहिला व त्यांनी केडगावास सिस्टर ऑफ मर्सीचे काम अखेरपर्यंत चालविले होते मुक्ती सदनामध वर म्हटल कृपा सदन ज्याप्रमाणे आह त्याचप्रमाणे तेथे प्रीती सदनही आह त्यात वयस्कर म्हाताऱ्या दुबळ्या बायास आश्रय मिळतो परंतु रमाबाईंची विशेष लक्ष लंगड्या लुळ्या बहिर्या पांगड्या आंधळ्या थोट्या अशा ज्या बाया त्यांच्याकडे असावयाचे त्यांनी त्यांनी आपल्या प्रिय मैत्रीणी मानावे त्यांच्या सुखासाठी आरामासाठी परमेश्वर आपल्याला सामर्थ्य देत आहे त्यांची जोपासना करणे त्यांच्या दुःखाचा परावलंबी स्थितीचा त्यांना विसर पडावयास लावणे त्यांना नित्य ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असे त्या समजत यासाठी वारंवार पंडिताबाई वा त्यांना मोठमोठ्या मेजवाण्या देत त्यांना आनंदाने जेवताना पाहून बाईंना आनंद वाटे व पुष्कळ वेळा आपण जातीने त्यांना वाढीतही असत एवढ्यावरच बाईंचा दयाळूपणा थांबला नाही वर म्हटल्याप्रमाणे पंगू निरादी स्त्रियांकडे त्यांचे जसे लक्ष लागे त्याचप्रमाणे जनावरांवरही त्यांच्या प्रेमाचा वर्षा व्हावा मांजरे कुत्री पोपट मोर गाई मशी, गाढवे सर्व त्यांच्या प्रेमास पात्र झाली होती लंगड्या लोहळ्या तीस बायांसाठी ती ज्याप्रमाणे विशेष मेजवान्या होत असत वरील मित्रमंडळीसाठी विशेष दिवशी मेजवान्या होत असून त्या दिवशी बाईंनी स्वतः त्यांच्या चाऱ्या पाण्यावर देखरेख करावी व शक्य असेल तेथे त्यांनी स्वतः आपल्या हातांनी चारा घालावा त्यांच्या प्रेमाचा ओघ इतका जवर होता की इतकी वर्ष त्या आता केडगावास राहिल्यामुळे त्या शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या बाईंना आसपासचे लोक आपली आईच होत असे वाटू लागले होते व सदनातील सर्व मंडळींना त्यावेळी आपले माताच जणू सोडून गेली असे वाटले त्यावेळी बाईंच्या अखेरच्या दर्शनाला आसपासची जी जी गेली त्यांना त्यांना सर्वांना आपली आईच आपल्याला सोडून गेली असं वाटले बाई तुमचीच आई गेली असे नवे तर माझी आई गेली असे मला वाटत आहे बघा असे येणाऱ्या बाईंना म्हणू आपल्या अश्रुनी आपला आदर प्रेम व्यक्त करावा आम्ही शहरवासी लोक मोठमोठ्या प्रश्नांच्या उलाढालीमध्ये पडलेले राष्ट्राच्या हिताच्या लढायामध्ये ज्यावेळी गुंतलो होतो आपापसात आप भांडणे झुंपवून मारामाऱ्या चालवित होतो त्यावेळी पंडिता रामाबाई आपल्या हजार दोन हजार मुलाबाळांना व स्त्रियांना एकत्र करून आपल्या प्रेमाचा त्यांच्यावर वर्षाव करून आपल्या परात्पर गुरुच्या उदाहरणाचे अनुकरण करून बाहेरच्या लोकांना लाजवित होत्या त्यात काही संशय नाही महाराष्ट्राच्या दुर्जयवाने महाराष्ट्राला हिंदू समाजाला आणि ख्रिस्ती समाजाच्या दुर्दैवाने त्या समाजालाही परक्या झालेल्या या असामान्य बाईच्या ठिकाणी वसत असलेले कित्येक गुण फार दर्जाचे होते याविषयी या आम्मास मुळीच शंका नाही त्यांचा साधेपणा पाहून हार आश्चर्य वाटे त्यांनी एवढा प्रवास केला अमेरिकेतल्या वैभवात त्या राहिल्या इंग्लंडातील आयशाराम त्यांनी पाहिला परंतु त्यांनी आपला साधा पांढरा शुभ्र पोशाख अगदी साधी राणी सोडली नाही लहान मुलांमध्ये मुलांसारखे वागताना पाहून अडाण्याबायका जमल्या की यांच्याप्रमाणे वागताना अवलोकन विद्वान माणसाशी बोलताना त्यांना पटेल अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलणे व दुःखितांशी बोलताना त्यांचा कळवळा पाहून त्यांच्याजवळ असणाऱ्यांना फार आश्चर्य वाटे पण रमाबाई या सर्व गोष्टी सहज करीत त्यांची कर्तृत्वशक्ती असामान्य दर्जाची होती असे म्हटले असता त्यांच्याविषयी अतिशय केल्याचा दोष त्यांच्या शत्रूंनाही आम्हीच देता यावयाचा नाही त्यांच्या सदनाची माहिती ऐकून व वाचून इतक्या सामर्थ्याची व कर्तृत्वशक्तीची ही बाई आहे तरी कशी हे पाहण्यासाठी कित्येक लोक परदेशाहून येथे येत असत येथे आल्यावर बाईंचा तो अवाढव्य संसार व बाईंची ती शुभ्र वस्त्रे प्रधान केलेली शांत गंभीर सतेज मूर्ती पाहून या बाईंचे या थोर कार्याबद्दल त्यांचा गौरव करावा की त्यांच्या विलक्षण साधेपणाबद्दल त्यास धन्य मानून त्यास धन्यवाद द्यावा हे त्यास कळत नसे इतके असून बाईंना आपल्या थोरपणाची आपल्या सामर्थ्याची आपल्या कर्तृत्वाची आपल्या कार्याच्या महतेची काहीही जाणीव नव्हती गंगाधर पंत ख्रिस्ती होण्यापूर्वी ज्यावेळी रमाबाई मध्य प्रांतात दुष्काळातील मुले आणावयात जात त्यावेळी गंगाधर पंतांनी बोलताना एकदा म्हटलं बाई आपण पुढल्या पाच पिढ्याचे काम आज करून ठेवित आहोत बाईनी ते ऐकून घेतले इतर व्यवसायांच्या गडबडीत त्यावेळी उत्तर दिले नाही परंतु पुढे एक पत्र लिहिताना त्यांनी त्याच त्या प्रसंगाची आठवण दिली व म्हटले तुम्ही परवा म्हणाला की आम्ही चार पाच मागल्या व पाच सहा पुढल्या पिढ्यांचे काम करून ठेवित आहोत त्याच वेळेला मी तुमास माझ्या मनातला विचार सांगितला नाही ती मोठी चूक झाली ती आता सुधारून टाकते मी काही केले नाही देवाने शक्ती दिली व त्याने सर्व काही केले व त्याचे गौरव व त्याची स्तुती मी घेऊ नये मी किती दुर्बल ज्ञान होत आहे ते मला प्रतिक क्षणी कळते परंतु मला देवाने ते काम करावयास लावले ते तो स्वतः करीत आहे। बाईंनी अठराशे सत्त्याण्णव साली लिहिल्या पत्रातील जरी हा उतारा आहे तरी त्यात वर्लिलिवृत्तीच त्यांची अखेरपर्यंत कायम होती असा अनुभव आहे। दुसरा त्यांचा विशेष गुण म्हणजे त्यांचा परमिंत जागृत विश्वास ही संस्था देवाची आहदवाला तिची काळजी आहा अशा भावनेनिम कलि कोठारात धान्य नाही पेटीत पैसा नाही असे जर कोणी म्हटले तर त्यांनी असे म्हणावे की देवाच्या कोठारात धान्य नाही काय देवाला आपली काजी आहे ना मग आम्ही व्यर्थ काळजी का करावी आई आपण इथे तर बायका बायका आहो आसपास सोऱ्या होत आहेत दंगे धोक्याचा हा काळ आहे काही गडबड इथे झाली तर आपले रक्षण कोण करील अशा प्रश्नाला रमाबाईंचे उत्तर ठरलेले असे देव सर्व समर्थ आहे देव आपले रक्षण करीत आहे त्याच्या मनात जर आपले रक्षण करावायचे नसेल तर कितीही करी आपण ठेविले तरी आपला कोण रक्षा करू शकेल रमाबाईंच्या प्रार्थनेवर उत्कट विश्वास असे हिंदी व परकीय ख्रिस्ती लोकांविषयी नवयुगाच्या ज्या कमी अधिक माहिती असेल त्यास सांगणे न लगे की हिंदी व परस्त ख्रिस्ती लोकांचा प्रार्थनेवर कितीही विश्वास असला तरी त्यांच्या प्रार्थना ठरलेल्या मोजक्या शब्दांच्या आखून व नेहमीच्या सरावातील विचार व कल्पना असलेल्या अशा असतात मंदिरातील उपासनेच्या वेळच्या पुष्कळशा प्रार्थना लिहीलेल्या अगर छापील असतात त्यामुळे प्रार्थना करणाऱ्या जीवाला मोकळेपणा वाटत नाही पंडिता या स्वतंत्र विचाराच्या होत्या त्या कोणत्याही चर्चला बांधलेल्या नव्हत्या हो त्याचप्रमाणे ठराविक पद्धतीनेच प्रार्थना करणे त्यास पसंत नसे कोणी काही म्हणो केशवचंद्रसेन भांडारकर रानडे इत्यादी ब्राह्मो प्रार्थना समाजातील पुढाऱ्यांची प्रार्थनेची पद्धत त्यांनी उचललेली होती रमाबाईच्या व्यक्तिगत प्रार्थना होत असताना जवळ बसणे हाच मोठा अधिकार समजला जात असे त्यांच्या प्रार्थनेत सर्व विषय येत प्रचलित विषयांवरून सुचलेले विचार देवापुढे ठवीत सर्वांचे कल्याण त्यांनी इच्छावे सर्वांना देवाच्या मार्गात आणण्याची त्यांनी याचना करावी अशा प्रकारे उदारपणे त्या प्रार्थना करीत असत अमुक विषयासंबंधाने प्रार्थना करू नये अमुक विषय प्रार्थनेस योग्य नाही असे त्यास वाटत नसे प्रार्थनेवर असा जिवंत जागृत विश्वास फार क्वचित आढळतो त्यांची शिस्त फार कडक होती त्यांच्या ताब्यात कोणत्या प्रकारच्या मुली बाया व मुले होती याचा चांगलासा विचार न करता या कडक शिस्तीबद्दल काही ख्रिस्ती लोकही त्यास दोष देतात हे अब्बास माहीत आहे दोन पासून तीन हजार रानवट शत्रु माणसांना माणसवण्याचे काम कोणी केले आहे त्या कामातल्या अडचणींचा अनुभव कोणाचा आहे त्या वर्गातील मुलींचे वर्तन इतर मुलींच्या शिलास बट्टा लावण्यासारखे होऊ लागले म्हणून थोडा अधिक कडकपणाचा अवलंब करावा लागला तर त्याबद्दल रमाबाईंना दोष देता येत नाही त्यांची शिस्त जेवढी कडक होती तितकी त्यांची प्रेम करण्याची शक्ती अप्रूप होती त्यांच्या अंतकरणात अप्रेमाला द्वेषाला तिरस्करायला जागा नव्हती यात काही संशय नाही अशी पंडिता रमाबाईंची योग्यता व गुण असत ख्रिस्ती समाजाच्या दुर्दैवाने त्या समाजाला त्या फारक्या झाल्या होत्या असे जे आम्ही म्हटले आहे त्याचा अर्थ काय पंडिता रमाबाई अठराशे साली सप्टेंबर महिन्यात ख्रिस्ती झाल्या तारीख पाच एप्रिल एकोणीसशे रोजी त्यांची इहलोकाची यात्रा संपली म्हणजे जवजव, चाळीस वर्ष त्या ख्रिस्ती धर्मात होत्या चाळीस वर्ष त्यांनी ख्रिस्तांची सेवा केली असे असता किती ख्रिस्ती लोकांना त्याविषयी आपलेपणा वाटत अस मुंबई शहरात त्यांच्या संबंधाने दोन दुखवट्याच्या सभा झाल्या पहिल्या सभेच्या वेळी केळगाव वे येथील काही सेविका व येथील एका ख्रिस्ती बोर्डिगातील काही मुली व इतर स्त्रिया आल्या होत्या परंतु मोठी मोठी ख्रिस्ती मंडळी आम्हाला दोन्ही सभात पुढारी म्हणून दिसली नाहीत रमाबाईंचा बाप्तीमार चर्च ऑफ इंग्लंडच्या पद्धतीनं झालिला पण पहिल्या सभेच्या वेळी कॅनन जोशांसारखे चर्च ऑफ इंग्लंडचे अधिकारी हिंदी गृहस्थ हजर नव्हत त्याचे कारण रमाबाईंची किंमत ख्रिस्ती समाजाला झाली नव्हती असे समजवायचे काय हिंदुस्थानामधा धर्म जिवंत रुपाने दिसत नाही येथे चर्च नीटी आह कोणत्याही चर्चशी बाईनी निकट संबंध ठविला नाही बायबलविषयी त्यांना अत्यंत अभिमान अस तो ग्रंथ प्रत्यक्ष देवाकडून प्राप्त झालेला असा त्यांचा विश्वास होता तथापि बायबल सोसायटीनं केलेले मराठी भाषांतर त्यांना पसंत पडले नाही म्हणून मूळ हिंदू व ग्रीक भाषांतील बायबलाचा आधार घेऊन त्यांनी बहुत वर्ष फार परिश्रम करून नव्या कराराचे मराठी भाषांतर तयार केले व त आपल्या खर्चान प्रसिद्ध केले एकंदर ख्रिस्ती समाजाशी त्यांचा निकट संबंध फार थोडा येत असे त्याच त्याचप्रमाणे स्वतः पंडिताबाई व इतर मंडळी यांच्या एकंदर मनोरचनेतही फार फरक असे त्यामुळे पंडिताबाई संबंधाने आपलेपणा फार थोड्यांना वाटत असावा असे तर नसेल ना असो ख्रिस्ती का झाल्या आता आम्हाला फक्त एक विशेष प्रश्नाची थोडीशी चर्चा करावायची राहिली आहे तो प्रश्न असा रमाबाई ख्रिस्ती का झाल्या पूर्वाश्रमी त्यांना देवाची ओळख झालेली नव्हती काय देवाचा आपल्याला आधार नाही देव आपला मार्गदर्शक नाही देवाची ओळख करून घेण्यास आपल्याला काही साधत नाही असे त्यांना वाटत होते काय मग त्यांचा प्रिय बंधू श्रीनिवास शास्त्री मरणोन्मुख स्थितीमध्ये पडला असताना व अखेरीस परलोकस्त झाला त्यावेळी पंडिता रमाबाईंनी जे उद्गार काढले त्याची वाट काय अँड इंडेड इन माय लोनलीनेस इट सीम एज आय गॉड वॉज नियर मी आय फेल हिज प्रेशर त्याचप्रमाणे केवळ एकोणीस महिने विवाहित जीवनाचा लाभ झाल्यानंतर रमाबाईंचे यजमान बाब निपित बिहारी मेधावी हे वारण्याचं उपद्रव होऊन त्या सोडून एकाएकी गेले व त्याचवर जणू काय आकाशाची कुऱ्हाडच कोसळली त्यावेळी त्यांनी आपला अनुभव लिविन ठेविला आहे तो आपण दृष्टीपुढे आणला तर देवाची रमाबाईंना ओळख झालेली नव्हती असे होत नाही धीस ग्रेट ग्रीव डू मी नियरर टू गॉड आय फेल डॅट ही वॉज टीचिंग मी अँड डॅट इफ आय वॉज नो टू कम टू हिम हि मस्ट हिम सेफ ड्रॉ मी म्हणजे संकटाच्या वेळी जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हे त्यांना अनुभव येत होता तो आपले रक्षण करीत आहे तो आपल्याजवळ आपलेला नेत आहे असा त्यांचा अनुभव होता आपले रक्षण करीत आहे तरीसुद्धा त्या ख्रिस्ती का झाल्या रमाबाई अठराशे साली विलायतीस गेल्या व त्या साली ख्रिस्ती धर्माची दीक्षा त्यांनी घेतली हे आमचे वाचक जाणत आहेतच जाण्यापूर्वी त्यांच्या मनाची धर्माच्या बाबतीत मिस हरफर्ड व रेव गोरे यांच्या शिकवणुकीने चलबिचल स्थिती झाली होती आय भ हंगरी फॉर समथिंग बेटर दॅन व्हॉट द हिंदू शास्त्रार गेव अशी त्यांची चित्ताची स्थिती असताना ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणाऱ्या व ख्रिस्ताची सेवा म्हणून माणसाची सेवा करणाऱ्या स्वार्थ त्यागी भगिनींच्या आखाड्यात त्या जाऊन राहिल्या ख्रिस्ताच्या चारित्र्याच्या ख्रिस्ताच्या बोधाचा ख्रिस्ताच्या जीवनाचा या बायांच्या जीवनावर झालेला परिणाम त्यांनी पाहिला पती तिरस्कृत कंगारश्र्यांवर प्रेम करून त्यांच्या ठिकाणी पापांचा तिटकारा उत्पन्न करण्याचे त्या बायांचे सामर्थ्य त्यांनी पाहिले व त्या ते सामर्थ्याचा उगम जो पुरुष त्याच्या जीवनाकडे त्यांचे अधिक लक्ष लागले व त्या ख्रस्ती झाल्या पुढील उतार्यावरून या व आणखी काही गोष्टी स्पष्ट होतात डॅट इट इज अ फिलॉसॉफी टीचिंग ट्र हायर डॅट I आय हॅड एवर नोज इन ऑल अवर स्क्रिप्चर्स टू सी डॅट इट नॉट ओनली गिव्ह प्रिसेप्ट बट परफेक्ट एक्झाम्पल डॅट इट इज नॉट गिव्ह अ परसेप्ट अँड अँड एक्झाम्पल ओनली बट अश्युरन्स ऑफ डिव्हाइन ट्रेझ बाय विच वी कॅन फॉलो डॅट एक्झाम्पल सारांश काय की बाई ख्रिस्ती झाल्या व त्या मुख्यतः उत्तम उपदेश उत्तम आज्ञा त्या उपदेशानुसार वर्तन ज्याचे तंतोतंत आहे असे एक चरित्र त्या आढळून आले व त्या चरित्रांचा इतरांवर झालेला परिणाम त्यांनी पाहिला म्हणून याबद्दल त्यांच्याशी आम्ही केव्हाही वाद घातला नाही आर्य महिला समाजाने त्यास जे मानपत्र सादर केले त्या त्या, त्या गोष्टीचा उल्लेखही नव्हता उलट ज्यावर रमाबाईंचा विश्वास नव्हता अशी वेदभाषांची पुस्तके त्यांना बक्षीस देण्यात आली ते सर्व व्यर्थ होते त्यावेळी व नंतर ख्रिस्ती धर्मासंबंधाने टीकापर ग्रंथ वाचणे त्यास पसंत नसते ख्रिस्ती धर्माविरुद्ध टीका असलेली पुस्तके त्या पाहत नसत ख्रिस्ती सिद्धांताचे स्पष्टीकरण ज्यात केले अशी पुस्तकेही त्या वाचत नसत फक्त बायबल फक्त बायबलावरील विचार त्यात सांगितलेला धर्म त्यात केलेले उपदेश सर्व काळांचे जीवन देणारा त्यात भासला व त्यांनी आपले सर्व जीवन ख्रिस्ताच्या पायी वाहिले व ख्रिस्ताची सेवा मरेपर्यंत केली उपसंहार रमावईंच्या चरित्राचा विचार येथे संपला रमाबाईंचे चरित्र आम्हाला ज्या अनेक गोष्टी शिकवित आहेत तिकडे आमचे लक्ष गेले पाहिजे रमाबाईंनी जे दयेचे काम केले तशा तऱ्हेने काम करावयास हिंदू समाजात पुष्कळ वाव आज आहे पत म्हणून समजलेल्या स्त्रियांचा उद्धार करणे रमाबाईंना शक्य झाले त्याचप्रमाणे ख्रिस्तीन असणाऱ्या बाईस ते शक्य नाही असे नाही परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव प्रत्येक व्यक्तीच येतो त्या प्रेमाचा लाभ घेऊन त्याचा वर्षाव इतरांवर करावायचा तर प्रथमता स्वार्थापरता अहम भाव आत्मश्लाचा आत्मप्रौढी यांचा नाश झाला पाहिजे देवाचे कार्य करावयास पुष्कळ त्यागी भगिनीस पुष्कळ अवसर आहे रमाबाईंनी आपल्या करारी बाण्याने इतरांच्या ठिकाणी दरारा उत्पन्न केला बाईंनी आपल्या साधेपणाने सर्वात थक्क केले पंडिता रमाबाईंनी आपल्या धर्मशील वृत्तीने इतरा इतरास धर्मशील केले रमाबाईंनी आपल्या स्वतंत्र विचारांनी इतरास पारतंत्र्याच्या दासाच्या बिड्या तोडावयास लाविले परमेश्वराने त्यांच्या सामर्थ्याच्या त्यांच्या चारित्र्याच्या स्त्रिया या देशात उत्पन्न करून तिरस्कृत पतित अज्ञ स्त्रियांचा उद्धार करावयास त्यात समर्थ करावे एवढी या दुबळ्या सेवकाची प्रार्थना आहे